पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद भव्हाणकर तंत्र चौथे लब्ध प्रणाश कथापाचवी एका गावात एक ब्राह्मण राहत होता त्याचे आपल्या बायकोवर प्राणांपदीकडे प्रेम होते बायकोची आणि कुटुंबातील इतर मंडळींची नेहमी भांडणे होत त्यामुळे कंटाळून ब्राह्मण आपल्या बायकोला घेऊन खूप दूरच्या देशाला निघाला वाटेत एका मोठ्या अरण्यात त्याची बायको त्याला म्हणाली प्रिया मला तहान लागली आहे कुठून पाणी आणा त्याप्रमाणे ब्राह्मण पाणी घेऊन आला तो त्याला आपली बायको मरून पडलेली दिसली त्याचे आपल्या बायकोवर फार प्रेम असल्यामुळे तो दुःखी होऊन रडू लागला तेव्हा तेथे आकाशवाणी झाली की ब्राह्मणा तू जर आपले अर्धे आयुष्य हिला दिलेस तर ती जिवंत होईल त्या ऐकून ब्राह्मण शुचिलभूत होऊन आला आणि तीन वेळा उच्चार करून त्याने आपले अर्धे आयुष्य तिला दिले त्याबरोबर ती जिवंत झाली नंतर ती दोघे पाणी त्याली व वनातली फळे खाऊन पुढे निघाली पुढे जाता जाता ती दोघे एका नगराजवळच्या बागेत शिरली आणि तो ब्राह्मण आपल्या बायकोला म्हणाला मी जाऊन काही खायला आणतो तोपर्यंत तू येथे थांब असे म्हणून तो गावात गेला त्या बागेत एक पांगडा रहाट चालवीत अतिशय गोड आवाजात गाणे म्हणत होता त्याचे गाणे ऐकून ब्राह्मणी काम जर्जर होऊन त्याच्या जवळ गेली व त्याला म्हणाली तू माझ्यावर प्रेम केले नाही तर तुला स्त्री हत्येचे बातक लागेल पण मी हा असा पांगडा आहे माझा तुला काय उपयोग तो म्हणाला तू काही बोलू नको ती म्हणाली मला तूच हवा आहेस त्याने संमती दिल्यावर ती म्हणाली आजपासून माझा जीवात जीव आहे तो पर्यंत मी तुझी आहे तू आता आमच्या चल पांगळा म्हणाला ठीक आहे इतक्यात खाण्याचे जिन्नस घेऊन ब्राह्मण परत आला व बायकोला घेऊन जेवायला बसला त्याची बायको म्हणाली हा पांगळा भुकेलेला दिसतो तरी त्यालाही काही अन्न द्या ब्राह्मणाने त्याला खायला दिल्यावर ती पुन्हा म्हणाली तुम्ही एकटे जेव्हा एखाद्या गावाला जाल तेव्हा माझ्याशी कपका गोष्टी करायला कोणी असणार नाही तर या पांगड्याला आपण घेऊन जाऊया ब्राह्मण आणखी हा पांगडा कशाला आपण त्याला पेटीत बरोबर घालून पेटीत घालून बरोबर नेऊ त्याची बायको म्हणाली बायकोच्या कपटी बोलण्याने ब्राह्मण धाळला आणि पांगड्याला घेऊन ती दोघे निघाली एक दिवस तो ब्राह्मण एका विहिरीच्या काठी विश्रांतीसाठी बसला असता पांगळ्यावरील प्रेमाने अन्न झालेल्या त्या स्त्रीने ब्राह्मणाला विहिरीत ढकलून दिले आणि त्या पांगड्याला बरोबर घेऊन ती एका शहरात गेली तेथे दकात चुकवून शहरात येणाऱ्या लोकांना पकडण्याकरता राज दूत हिंडत होते त्यांनी तिच्या डोक्यावर पेटी वाहून ती हिसकावून घेतली व राजाकडे पाठवून दिली राजा पेटी उघडून पाहतो नातेवाईक्रास पेटीत घर है राजा बाई मी तुला बहन मानते तुला मी दोन गावे इनाम देते सुखाने रहा इकड़े विहिरीत पडलेल्या ब्राह्मणाला योगाने एका साधूने पाहिले आणि विहिरीतून त्याला वर काढले ब्राह्मण भटकत भटकत त्याच नगरात आला त्याला पाहता स्त्री राजाकडे जाऊन म्हणाली महाराज हा माझ्या पतीचा शत्रू येथे आला आहे राजाने ते ऐकून त्याचा वध करण्याची आज्ञा दिली तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला महाराज या स्त्रीने केवळ माझे स्वतःचे के असलेले काही घेतले आहे तुम्ही धर्मशील तर राते मला परत द्यायला सांगा बाई राजा तिला म्हणाला याची स्वतःची असलेली कोणती गोष्ट तू घेतली असेल तर ती त्याला परत देऊन टाक ती म्हणाली महाराज मी याचे काहीही घेतलेले नाही ब्राह्मण म्हणाला मी तीन वेळा उच्चार करून माझे अर्धे आयुष्य तिला दिले आहे ते तिने मला परत द्यावे राजाच्या भीतीने त्या स्त्रीने तीन वेळा उच्चार करून त्याचे आयुष्य त्याला परत दिले त्याबरोबर ती मरून पडली राजा आश्चर्यचकित होऊन म्हणाला हे काय आहे यावर त्या ब्राह्मणाने सर्व हकीकत त्याला सांगितली गोष्ट संपवून वादर म्हणाला म्हणून म्हणतो की स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नये तुला दुसरी एक गोष्ट सांगतो ती आई स्त्रीने विनवणी केल्यावर पुरुष काय देणार नाही आणि काय करणार नाही तो घोड्यासारखा किंकाळतो आणि परवणी आल्याप्रमाणे तो मुंडणही करून घेतो मग म्हणाला हे कसे वानर छानू लागला